वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्गवती साभा परिस्थितीचे योग्य ज्ञान असणारे आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या समयी काय बोलाव्याचे ज्ञान असणारे ते दोघे राजकुमार विश्वामित्रानं म्हणाले भगवान त्या दोन राक्षसा राक्षसापासून कोणत्या वेळी यज्ञाचे संरक्षण करायचे ते आम्हाला सांगा ती वेळ उलटू नये लढण्याकरता उत्सुक होऊन घाई करणाऱ्या त्या दोन कुमारांचे ते बोलणे ऐकून ते सर्व मुनी आनंदित झाले आणि त्यांनी त्यांची प्रशंसा केली ते म्हणाले आत्तापासून सहा रात्री तुम्ही दोघांनी रक्षण करायचे मुनी विश्वामित्राने दीक्षा घेतली असल्यामुळे त्यांना मौन स्वीकारणे अवश्य आहे ते ऐकून त्या राजपुत्रांनी सहा दिवस रात्री त्या तपोवनाचे झोप न घेता रक्षण करायला सुरुवात केली त्या वीराने आपल्या हाती आपली महान धनुष्य घेऊन खडा पहारा ठेवला आणि शत्रूजमान मुनीवर विश्वामित्रांचे रक्षण केले काल लोटला आणि सहावा दिवस आला तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणाला सावधने दक्ष राहा युद्धाकरता उत्सुक झालेलं राम हे शब्द बोला आणि तिकडे उपाध्याय व पुरोहित यांनी वेढलेली वेदी चेतवण्यात आली वेदीपाशी दर्भ चमसं सुक्का म्हणजे यज्ञ उपकरणे होती तसे समीधा आणि फुले यांचे ढीग होते ऋत्विजांसह विश्वामित्राने वेदीत प्रज्वलित केला विधीनुसार मंत्रोच्चाराने तो यज्ञ सुरू झाला तोच आकाशात मोठा भयंकर आवाज झाला पावसाळ्यात ज्याप्रमाणे मेघसारे आकाश व्यापून टाकतात आपली माया पसरून टाकीत ते दोघे राक्षस धावून आले भयानक दिसणारे मारिच आणि सुबाहू आपल्या अनुचरांसह तेथे आले आणि येताच त्यांनी रक्ताचे पाट उत्पन्न केले त्या रक्ताच्या पाटाने ती वेदी शिंपडली जाणार असे पाहून राम तात्काळ धावला ते तेथे तेव्हा त्याला ते ते ते ते त्या ते आकाशात दिसले ते एकदम खाली येत आहेत असे पाहून कमलानेत्र राम लक्ष्मणाकडे बोलून म्हणाला लक्ष्मण वाऱ्याने ढग उडून लावावे तसे या नरम नरमंसभक्षक तुराच आणि राक्षसांना मानवास्त्राने मी कसे उडून लावतो पहा असल्या क्षुद्रणा मारण्याची मला इच्छा होत नाही असे बोलून रामाने धनुषार परम उदाहरणे अत्यंत चकाकणारे वेगवान मानवस मानवास्त्र लावून अतिशय त्वेषाने मारिशाच्या छाताडावर सोडली त्या श्रेष्ठ मानवास्त्राने तो पुरता जखमी होऊन पूर्ण शंभर योजने दूर असलेल्या समुद्राच्या उसळणाऱ्या पाण्यात फेकला गेला शुद्ध गेलेल्या गडबडा लोळणाऱ्या शीतेशू नावाच्या बाणाच्या शक्तीमुळे वेदना होऊन दूर जाऊन पडलेल्या मारीच्याला पाहून राम लक्ष्मणाला रा म्हणाला लक्ष्मणा मनूने योजलेले शीतेशू नावाचे मानवास्त्र पाह ते मूर्छित करते आणि घेऊन जाते प्राण घेत नाही राहिलेले या दुष्ट क्रूर पापकर्मी यज्ञ नष्ट करणाऱ्या आणि रक्त खाणाऱ्या राक्षसांचाही मी आता वध करतो असे म्हणून आपले जणू कसब दाखवण्याकरता झटकन रामाने आग्नेय हे महा अत्यंत महान अस्त्र घेतले व ते सुबाहुचा उरावर टाकले त्याबरोबर तो जखमी होऊन भूमीवर पडला उरलेल्यांच्यावर वायव्यस्त्र योजून महा कीर्तिमान रामाने त्यांना मारून टाकले परम उदार राघवाच्या या कृत्याने मुनींना अतिशय आनंद झाला यज्ञ नष्ट करू इच्छिणाऱ्या त्या सर्व राक्षसांना रामाने मारले तेव्हा पूर्वी इंद्राचा विजय होता जशी ऋषीने त्याची पूजा केली होती तशी आता ऋषीने रामाची पूजा केली यज्ञ समाप्त झाल्यावर महामुनी विश्वामित्र सर्व दिशा निर्विघ्न झालेल्या पाहून रामाला म्हणाले हे महाबाहू तू गुरुने सांगितल्याप्रमाणे केलीस मी कृतार्थ झाले वीरा तू हा सिद्धाश्रम खरेच नावाप्रमाणे केलास अशा रीतीने त्यांनी रामाची प्रशंसा केली आणि त्यांच्यासह हो ते संध्योपासनाकरता निघून गेले बालखंडाचा पिसाळासर्ग समाप्त